गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय ओ नमो भगवते वासुदेवाय। श्री एकनाथी भागवत अर्थ अध्याय दहावा ओवी क्रमांक एक आता सद्गुरुरूप धन्वंतर्याला नमस्कार करतो कारण त्याच्या दृष्टीनेच मनुष्य रोगमुक्त होतो या संसारामध्ये त्याच्याशिवाय भवरोगाची बाधा दूर करणारा दुसरा कोणीही समर्थ नाही माझे या संकल्पाने ती बडबडत असतात द्वैत भावनेचा विकार उद्भवल्यामुळे त्यांच्या तोंडाची चवच जाते आणि त्यामुळे सारे तोंड कडू कडू होते म्हणूनच ती कडू कडू विशासारखे बोलत असतात व्याधीच्या संनिपातामध्ये विवेकाला ती लाथेने झुगारून देतात आणि वायूच्या झटक्यात हाताने धैर्याला ढकलून देऊन वासना वासनारूप अरण्यामध्ये भटकत फिरू लागतात मनोरथ रूपी चिखलात गोते खातात चरफडतात संकल्पाच्या मृगजळात बुडतात आणि स्वर्गाच्या टेकडीवर लवकर चढावयाला लागतात तो पाय निसरून खाली पडतात मायेची काटेरी झोडपे लोभरूपी बोरीचे काटे बोचतात, आणि प्रपंचाच्या गळ्याला घट्ट मिठी तरी नाहीत भवरोगाच्या भ्रमाने ते किती वेळेवेळे विचार करतात पहा जे खाऊ नये ते खावयाला लागतात जे करू नये ते करताना दिसतात आणि स्त्रियांबरोबर वेड्यासारखे धावत असतात भीतीने अंगात हुडहुडी भरते व ते थरथर कापू लागतात मनाला दचका बसून सारे अंग घामाने डबडबून जाते अशा स्थितीत मग ते कोठेतरी गुप्त ठिकाणी तोंड चुकवून दडी घेतात देतात अंगात विलासाचा मत चढतो तेव्हा जमिनीवर किंवा खाटेवरही त्यांना पडवत नाही विधीचे पांघरुण फेकून देतात आणि कोणत्याच ठिकाणी उभे राहत नाही ज्ञानशक्ती क्षीण होऊन जाते असे लोळा गोळा होऊन ते तळमळत पडतात आणि विषयरूपी पाणी मागत असतात बरे हे पाणी थोडे घोट घोट दिले तर ते त्यांना पुरत नाही आम्हाला पोटभर पाणी द्या हो एवढ्याने तहान भागत नाही ही त्यांची हाकाटी चाललेलीच असते अशा प्रकारे निरंतर कुपथ्यच करीत असल्यामुळे ज्वर उत्पन्न होतो आणि मागाहून क्षयाची भावना होऊन क्षरीर अगदी क्षीण होऊन जाते क्षणोक्षणी भयंकर क्षीणता वाढत जाते आणि जीवाला झालेल्या विकारांमुळे मोठी काळजी उत्पन्न होऊन सुख अगदी नाहीसे होते रोगाचा जोर असा विलक्षण की गोड परमार्थ तो कडू लागतो आणि विषासारखा कडू जो विषय तो गोड लागतो ह्या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी सतकथेचा काढा दिला तर श्रवणरूप तोंडातल्या भावार्थ रूप दाढा मिळून मिटून दातखिळीच बसते सतकथा रुचतच नाही तुळशीचा रस आणि मध यांचे नस्य नाकात घातले तर तो नाकाने ओढून घेत नाही उलट त्याचा त्रास मानून डोके फिरवतो अशा रीतीने तो पूर्ण रोगग्रस्त होऊन रातो। असा हा जबरदस्त रोग पाहून सद्गुरु रूपी हुशार वैद्य पुढे सरसावतो आणि कृपादृष्टीने पाहूनच त्याला तत्काळ बरा करतो तो वैद्य सद्गुरू मोठा बुद्धिमान असल्यामुळे रोग्याचा जीव गेला तरी मरु त्याला मरू देत नाही तो जीवा वाचूनच त्याला जिवंत ठेवतो अशी विलक्षण सिद्धी सद्गुरूची असते रोग्याचे भाग्य मोठे म्हणून तो गुरु कृपाकुर्मावलोकन कृपारूप कासवीचे पाहणे करतो व तेच रोग्याला अमृत पानाप्रमाणे होऊन तो तत्काळ सावध भ्रमरहित होतो अशा रीतीने सावध झाल्यावर तो रोगी नित्यानित्य विवेकरूपी पाचन अत्यंत सावधगिरीने घेऊ लागतो परंतु तेवढ्याने त्याचा जीर्णज्वर नाहीसा होत नाही किंवा क्षयांची लक्षणे ही कमी होत म्हणून सद्गुरु वैद्य त्याला रसोपचार क्षयरोग नाहीसा होऊन तो पूर्वीप्रमाणे अक्षय अविनाशी होतो रोग्याने भयंकर अपथ्य करू नये म्हणून त्याच वर वैराग्याची राखण ठेवतो आणि अव्याहत आत्मानुसंधानाचे पथ्य लावून त्याच्या संसाररूपी रोगाचे निर्मूलन करतो रोगी साफ बराळे पांढरे हरभरे चार आश्रम रुपी अग्निक भाजून त्याचे फुटाणे करून ते अहम सोहम रूपी गुळाबरोबर खाऊन फस्त करतो फलाभिला खसखशीची बोंडे भरलेली होती तीही त्याने खाऊन सोडली गुळ साखरेच्या पाकाप्रमाणे कर्मा कर्माचे लाडू गोड किंवा कडू न म्हणता आपल्या इच्छेप्रमाणे तो झोडू लागला ब्रह्मा हमस्मी मी ब्रह्म आहे या चर्मावृत्तीची सुंदर पकवानने त्याच्या दृष्टीस पडली ती तत्काळ खाऊन तो मायेच्या पाठी लागला तेव्हा ती धाका धाकानेच पळून गेली आणि स्वानंदाची पुष्टी आली व संसार रोग अगदी झडून गेला उपचार करून निरोगी केले त्या तुला मी शरण रिघावे तर चोहीकडे मला तूच एकटा दिसतोस तुझ्याशिवाय स्वतःला वेगळे पाहून तुला शरण यावे तर असलेले मी तू नाहीसे झाले तेव्हा आता तुला भजावे तरी कसे ज्यांच्या जीवग्रंथी सुटून जे प्रत्यक्ष आत्माराम झाले ते देखील तुझी निष्काम भक्ती करतात पूर्णावस्थेस गेलेल्या गुरुभजनाहून मोठे सुख आहे असे मानतात तेही मूर्ख होत कारण मोक्ष हा गुरुच्या पायांचा सेवक आहे हे फारच थोडे लोक जाणतात आम्हाला सद्गुरू दृष्टीनेच परम आरोग्य लाभते आम्ही सद्गुरुस्तुतीने जगात नेहमी पूज्य होतो गुरु सेवेनेच आम्ही भाग्यवान आहो आणि आमच्या अंगीची योग्यता आम्हाला गुरुस्तुतीने प्राप्त झालेली आहे सद्गुरूचे केवळ नाम तेच आम्हाला वेदशास्त्राप्रमाणे असून सर्व ठिकाणी सर्व मंत्रांपेक्षा सद्गुरूंचे नामच आम्हाला श्रेष्ठ वाटते सद्गुरूचे नुसते तीर्थ सर्व तीर्थांना पवित्र करते आणि गुरुचे पाय हे आमचे क्षेत्र शेत असून त्याची स्वतंत्र मालकी आमच्याकडे आहे ही स्तुती पण खरोखर तुझी शपथ घेऊन सांगतो कि तुझे उदार गुण वर्णित असता माझ्या मनाची मुळी तृप्तीच होत नाही खरोखर तुझे गुण वर्णन करावे म्हणूनच मी श्री भागवतावर टीका करण्यास प्रवृत्त झालो बक्ति पंथाला आणि आपल्या कथा किर्तनाला तूच मला लावलेस हे संसार रूप संसारण करणाऱ्या सद्गुरु जनार्दना तुझा जय जयकार असो मी तुला एकी एक शरण आलो व तुझ्या स्त्री चरणाप्रत पावलो श्रीभागवत शास्त्र मला गुरुकृपेने मिळाले त्यातला मतितार्थ श्रवण करा श्रीकृष्ण उद्धवाला परमार्थाचा उपदेश करी, यदू आणि अवधूत यांच्या संवादात आलेली 24 गुरुंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्म हे सर्व ठिकाणी स्वतःच्या ठाई ही ते अंतर्बाह्य व्यापून आहे परंतु हे माझे मलाच अद्याप समजत नाही तेव्हा याला आता काय उपाय करावे बरे ही उद्धवाच्या मनातील चिंता श्रीकृष्णाला समजली आणि तोच उपाय अविरोधे करून त्याने सांगण्यास आरंभ केला श्लोक एक श्रीकृष्ण म्हणतात साधकाने सर्व प्रकारे मला शरण येऊन मी सांगितलेले आपल्या धर्मांचे सावधपणे पालन करावे निष्काम भावाने आपला वर्ण आश्रम आणि कुळ यांचेही आचार पाळावे पूर्वी वेदरूपाने वर्णाश्रमादी स्वधर्म मीच सांगितला नारद पंचरात्रादी ग्रंथात सांगितलेला वैष्णव धर्म हे माझ्या उपासनेचे गुह्य वर्म हि सांगितले ज्यांचा जो वर्ण आणि त्या आचरिला असता मोठे दुःख भोगावे लागते उद्धवा येथे हि गोष्ट लक्षात ठेव कि कर्ता जो आहे त्याने सावधपणाने वागले पाहिजे या सावधानतेची लक्षणे ज्ञाते पुरुष जाणतात येथे कर्म हे चार प्रकारचे आहे नित्य नैमितिक काम्य आणि प्रायश्चित्त हे कर्माचे चार विभाग आहेत या कर्माचरणाची स्थिती म्हणजे कर्म करीत असता वृत्ती सावध राखली पाहिजे कर्म आचरावयाचे वर्म मी तुला अभिनव प्रकाराने सांगेन नित्य आणि नैमित्तिक कर्म अगदी आवश्यक आहे ते प्रत्येकाला केलेच पाहिजे ते कर्मफलाची अपेक्षा न धरता यधी आचरावे नित्य कर्म जसजसे वाढत जाते तसतसे नैमित्तिक कर्म ही वाढू लागते मग विषय प्राप्तीच्या इच्छेने काम्य कर्म उचं बळते तेव्हा ते निषिद्धात जाऊन पडते या करता फलाचा अभिलाष न धरता नित्य नैमित्तिक कर्म अर्पणाची खून जाणून कृष्ण अर्पण करावे काम्य म्हणजे सकाम कर्माचा निश्चेष त्याग केला पाहिजे ज्याप्रमाणे ओकून टाकलेल्या ओकाकडे लोक ढुंकूनही पाहत नाहीत कामना जेव्हा अजिबात सोडावी तेव्हाच काम्य त्याग करावा एरवी मनात कामना असताना काम्य कर्माचा त्याग संभवत नाही मनात नाना प्रकारच्या कामनांचा धिंगाणा आणि बाहेरून मात्र लोकांना विरक्ती दाखवतो ती सर्वथैव विटंबना होय हे चतुरा त्याला त्याग म्हणता येणार नाही कामना पुष्कळ वाढल्या म्हणजे निषिद्ध कर्मे घडू लागतात म्हणून कामनात समूळ नाहीशी केली म्हणजे निषिद्ध कर्मे घडण्याचा निषिद्ध कर्म पाहताच जर हरिनामाची गर्जना करीत उठले तर निषिद्ध कर्मे बारा पळून जातात हरिनामाच्या योगाने कोटी प्रायश्चित्तांचे श्रेय मिळते जेथे हरिनामाचा प्रेमकल्लोळ सुरू असतो तेथे निषिद्ध तात्काळ जळून जाते निषिद्ध हे अभक्तांच्या अंगाला येऊन आदळते भक्तां कधीच येत नाही ना भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करतो तेथे त्यांना दोषाचा संपर्क कसा लागणार कोटी प्रायश्चित एका नामोच्चाराने घडतात ही जी गुप्त गोष्ट मी तुला सांगितली ती जगात तू कोठेही प्रगट करू नकोस पोटात ठेव काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करावा हे मी तुला खुलासे सांगितले आता नित्य आणि नैमित्तिकांचा कर्मविभाग त्याचाही प्रकार ऐक ईश्वर बुद्धीने नित्यनैमित्तिक कर्म अवश्य करावे तेच मनाला निर्मळ करणारे असून परमार्थाचे मुख्य साधन आहे काही लोक म्हणतात की स्वधर्म हा निष्फळ आहे पण त्या मूर्खांना त्याचे वर्म समजत नाही स्वधर्माचरणाने जन्माचे साफल्य होते आणि स्वधर्माच्या योगाने परमार्थाचे फल मिळते सोन्यातील हिणकसपणा नाहीसा करण्यासाठी त्याच्या पत्र्यांना मागे पुढे लेप लावून आगीचे पूट दिले म्हणजे ते शुद्ध होऊन आपल्या तेजाने झळकू लागते त्याप्रमाणे स्वधर्म मला अर्पण केला म्हणजे त्याचे कर्म सफळ होते हे गुह्य कर्मठांना माहीत नसल्यामुळे त्यांना कर्माचा भ्रम मोठा असतो कर्मे मदर्पण करण्याचा प्रकार अवघड वाटेल पण ज्याला माझी मोठी आवड त्याची दृष्टीच मदर्पण झालेली असते ज्याचे मन कृष्णाच्या ठाई निश्चल झाले त्याचे सर्व कर्म कृष्णार्पणच होते त्याने जरी ते मला अर्पण केले नाही तरी ते सहजच मला अर्पण होते जो रथात निश्चल होऊन बसलेला असतो तो जाग्यावरून न हालताही चालल्यासारखाच दिसतो त्याच त्याचप्रमाणे त्याचे भक्ताचे स्वकर्म अनायार्पण होते याप्रमाणे निष्काम होऊन सुखाने स्वधर्माचर करावे पुरुषोत्वतात वर्ण आणि आश्रम यांच्या उत्पत्तीला मूळ आधार जो त्या मला ओळखावे आपल्या स्वभावानुसार कुलधर्माने माझी एकट्याचीच उपासना करावी वर्णाला मीच आश्रयभूत आहे ब्राह्मण्योस मुखमाहू हे वचन प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आश्रमांची उत्पत्ती मजपासूनच असल्याचे वेद गर्जना करून सांगत आहेत देव देवी आणि कुळाचार यांच्या वस्तीचे घर या मी आहे याप्रमाणे मी सर्वांचा आधार आहे हा विचार कर्मात पाहावा उद्धवा तुला मी गुह्य सांगतो ते ऐक सर्व कर्मांचा अध्यक्ष मी आहे असे समजावे व कर्म करताना माझाच अभिलाश धरावा आणि क्रिएने अविनाश जो मी त्या मला चित्तात ठेवले असता ती कर्मेच निष्कर्मे होतात हे तू उद्धवा अगदी निश्चित समज श्लोक दोन स्वधर्माचरणाने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे त्यांनी विषयांमध्ये आसक्त झालेले लोक विषयांना सत्य मानून सुखासाठी जी कर्मे करतात त्या कर्मांचा परिणाम दुख दायक होतो ही गोष्ट नीट ध्यानात ठेवावी याप्रमाणेच स्वधर्माच्या योगाने ज्यांचे अंतकरण अगदी शुद्ध झालेले असते त्यांना ओळखण्याची खूण ही कि विषया ते उदासीन असतात त्यांना विषयाची आस्था बिलकुल नसते परंतु विषयासक्त लोकांना आपल्या विषयासक्ति सगळीच कर्मे विपरीत मृगजळाची तळी भरलेली असली तरी त्यांनी काही भात व केळी पिकणार नाहीत त्याप्रमाणे विषय लंपट बुद्धीच ज्यांच्याजवळ आहे त्यांना आत्मसुखाची फळे कधीही मिळावयाची नाही हे पहा विषयासक्त असतात ते आयुक्त आयुष्याची वृद्धी व्हावी व मनोरथांची सिद्धी व्हावी क्षेमार्थ माझे निरंतर कल्याण व्हावे धनधान्या समृद्धी धनधान्याची समृद्धी व्हावी असा कर्मांच्या आरंभाला संकल्प करीत असतात याच हेतूने कर्माला आरंभ करीत असल्यामुळे ते काही खरे स्वकर्म होत नाही तर स्वधर्माच्या निमित्ताने ते सदाथाची उपासना केल्याने आत्मसुख मुळीच प्राप्त होत नाही अशा प्रकारचे कर्म ते कर्मच नव्हे व ते केल्याने सिद्धीही होत नाही त्यात अनेक विघ्ने येऊन ते नाश पावते शिवाय देवांचे विघ्न येण्याचाही संभव असतो विषय सेवनामध्ये सुख आहे अशा बुद्धीने ते मिळवून देणारे कर्मत श्रेष्ठ आहे असे मानून मूर्ख लोक कष्ट कर करून अतोना दुःख पावतात सगळे तीन वेद जाणून यज्ञकर्मात अत्यंत कुशल झालेले अशा विवेकाने स्वर्गाला तृणवत मानून त्याचा स्वीकार करीत नाही त्याच्या पाठीस वैराग्य लागते ते त्याच्या घरात लगबगिने घुसतेच तो वैराग्याचे केवळ माहेर विश्रांतीच्याही विसाव्याचे घर इतकेच नवे, तर विवेकच त्या पुरुषाच्या रूपाने साकार झाला म्हणून समजावे अशा विवेकाने बनलेल्या विवेकदृष्टीने मिथ्यत्वाचे निरूपण आता आई श्लोक तीन जसे झोपलेला माणूस स्वप्नामध्ये अनेक विषय पाहतो किंवा जागेपणी मनाने ज्या विषयांचे चिंतन करतो ते सर्व इंद्रियांनी दिसणारे व अनेक असल्यामुळे खोटेच आहेत हे समजते तसेच इंद्रे सुद्धा खोटीच आहे स्वप्न आणि मनोरथ हे निद्रिताला ते खरेच असे वाटतात पण जागृतीत आल्यावर तेच खोटे वाटू लागतात त्याप्रमाणे कामनेच्या उल्हासाने आणि इंद्रियांच्या आसक्तीने इहलोकच्या आणि परलोकच्या भोगाचे खोटेच हो वेळ बुद्धीने घेतलेले असते शिंपी ही शिंपीपणाने अभिलाचे स्वप्नामध्ये आपणच मेल्याचे पाहतो आणि जागे झाल्यावर ते खोटे असे आपणच म्हणतो त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये जागृती झाली म्हणजे त्याला जन्ममरण दिसतच नाही जीव आणि शिव भेद जोपर्यंत कायम असतो तोपर्यंत स्वस्वरूपाची भेट कशाने होते त्याला एक उत्तम साधन सांगतो ते चांगल्या प्रकारे आई श्लोक चार ईश्वर परायण मनुष्याने नित्यनैमित्तिक नै, कर्मांचेच आचरण करावे सकाम कर्मे कधीही करू नयेत जेव्हा तो आत्मज्ञानासाठी प्रयत्नशील होईल तेव्हा तर नित्य कर्माचीही फिक चित्तामध्ये वासनांचे मळ असतात त्यामुळे हा भेद सबळ वाटतो ते चित्तातील मळ काढून टाकण्याकरता निर्मळ कर्म करीत राहावे पूर्वी जे नित्यनैमित कर्म म्हणून निश्चितपणे सांगितले आहे त्यालाच निवृत्त कर्म असे म्हणतात तसले कर्म साधकांनी करावे जो माझा भजनी लागला त्याने काम्य कर्म निखालस सोडून द्यावे मनात कोणतीही कामना बाळगू नये हे पूर्वीही विवरण करून सांगितलेच आहे प्रत्येक कर्म मला अर्पण करण्याचे पाठबळ घेऊन निरंतर निर्मळ कर्माचे आचरण केले असता चित्ताचे मळ तत्काळ नाश पावतात शेतकरी शेतपेरतो आणि सरकारचा योग्य धारा सरकारला देऊन टाकतो गावकुटाळांना तो मुळीच भीत नाही कृष्णापणानेही तसेच होते चित्तातील सारे मल धुवून दू, गेले म्हणजे नित्यवस्तूचा विचार मनात उद्भवतो आणि इह परलोकच्या सुखावर लात मारून वैराग्याने अनित्याचा त्याग करतो अशा प्रकारे वैराग्य आढळ झाले म्हणजे त्याच्या योगाने सत्वगुण वाढतो तेव्हाच मला जाणण्याइतकी वृत्ती निर्मळ होते माझे चिंतन करू लागले असता चित्ताला कामक्रोधाची आठवणही होत नाही त्याला माझा अतिशय ध्यास लागून राहिलेला असतो तो क्षणभरही माझ्या चिंतना वाचून राहत नाही अशा चित्ताच्या जा अवस्थेत ज्याला कर्मक्रिया आवडत नाहीशी होते त्याने सर्व कर्मांचा संन्यास करून ब्रह्मज्ञानात शिरावे श्रवण मनन करीत असताना कर्मात काही वैगुण्य आले तर ते माझ्या भक्तांना बाधक होत नाही कारण कर्मकिंकरता त्यांना नसते स्वधर्म केल्यापासून फळ काय तर त्याने चित्ताचा मळ मात्र जातो परंतु माझा भक्त हा भजनाने स्वकर्म त्याला बाधक होत नाही तात्पर्य माझ्या भक्तांना कर्माची कारण ते श्रवण कीर्तन करीत असल्यामुळे कर्मबंधनात सापडत नाहीत असे जे जिज्ञासवस्थेमध्ये असतात त्यांना कर्मापासून बाधा होत नाही मुख्य तात्पर्य ब्रम्हज्ञान संपादनाकडे असते हेच उद्धवाला भगवान सांगतात श्लोक पाच माझा भक्ताने अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या पालन करावे। संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान या नियमांचे आत्मज्ञानाला अडथळा येत नसेल तर यथाशक्ती पालन करावे मला जाणणाऱ्या शांत स्वरूप गुरूंजवळ जाऊन त्यांना माझेच स्वरूप समजून त्यांची सेवा करावी वृत्तीचा उपरम होण्यासाठी अहिंसा सत्य इत्यादी धर्म न येईल अशा रीतीने अविश्रांत आचरण करावेत अहिंसा सत्याधिकांचे आचरण करीत असता त्याची स्थिती अशी काही उज्वल होते कि गुरुभक्तीवर त्याचे अत्यंत प्रेम जडते तो रात्रंदिवस गुरुचे चिंतन करू लागतो कारण सद्गुरु शिवाय ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हावयाचे नाही असे प्रमाण उपनिषद वाक्यानी अखेरचा निर्णय म्हणून सांगून दिले आहे डोळ्याला चांगले दिसत आहे पण त्याला जर सूर्याचे सहाय्य नसेल तर पुढे असलेला पदार्थ त्याला पाहता येणार नाही तो अंधारातच स्तब्ध राहील नावच तारते ही गोष्ट खरी आहे तिच्या थोर, थोर लोक बसले आहेत परंतु त्या थोर लोकांना नावाडी असल्याशिवाय काही पलीकडे जाता यावयाचे नाही पावसाने जमिनीला ओल आली आणि बियाने कणगी भरलेली असली तरी तज्ज्ञ मनुष्याने पेरणी केली नाही तोपर्यंत पिकाची गोष्ट व्यर्थ आहे अकस्मात एखादे रत्न सापडते पण ते खरे की खोटे असा संशय उत्पन्न होतो तेथे रत्नपरीक्षक येऊन त्याचे मोल करतो तेव्हा मग ते मिळवण्याविषयी लोक करतात त्याप्रमाणे आत्मस्वरूप हे आयतेच हातात असते त्याला श्रद्धापूर्वक सद्गुरुच्या हाताने खरे करून घेऊ ज्ञाते आत्मसुखाला पात्र होतात आत्मज्ञान संपादन करण्याकरता सद्गुरुची सेवा करून संत सज्जन शांत होतात कारण सद्गुरू हा आनंद असतो पण तू म्हणशील कि अनेक साधने केली त्यातले गुरु हे एक साधन असेल पण असे जर मुमुक्षु म्हणेल तर तो मूर्ख होईल त्याचे निजात्म सुख बुडून जाईल सद्गुरु केला तो एक साधन रुप आहे आणि साध्यला म्हणून समजावे जो चितसुखाने सदा संपन्न चित स्वरूपाने ज्याला समाधान तो चिनमात्राहून भिन्न केव्हाच असणार नाही कारण मीठ समुद्रात पडते तेव्हाच ते समुद्र होते ्याला अलिंगन देतो तेव्हाच ते दीपतेज वणवा होऊन राहते त्याप्रमाणे चिद्रुपाचे ज्याला ज्ञान होते तो परिपूर्ण चिद्रूपच बनतो त्याप्रमाणे गुरु आणि ब्रह्म भिन्न नव्हे ह्या विषयी उपनिषदून भिन्न न होता तुपाच्याच रूपाने आकाराला आलेली असते त्याप्रमाणेच सद्गुरूंची मूर्तीही चितस्वरूपात्वाने साकार झालेली असते अर्थात ब्रह्मरूपच असते केवळ चितसु किंवा सच्चिदान सोहळा प्रत्यक्ष मनुन त्याची भेट कोटी असे बोलता बोलता तो दृष्टीच पडेल अशातली ही गोष्ट नाही सद्गुरु जिकडे दृष्टी फेकतो तिकडे सुखाचीच सृष्टी उत्पन्न होते तो म्हणेल तेथे महाबोध स्वानंदाने राहतो त्या सद्गुरूंचे पाय पाहिले की तहान भूक तात्काळ नाहीशी होते कल्पना तर उठूच शकत नाही तात्पर्य गुरुच्या चरणी जो सनातन पूर्ण ब्रह्मच आहे त्याला ऊन खूण कशाची तथापि एक खूण सांगण्याची स्फूर्ती होते ती हि त्याच्या ठिकाणी सर्वतोपरी शांती मात्र दिसते शांतीशिवाय दुसरे प्रमाण निश्चित असे काहीच दिसत नाही उद्धवा शांती तेच समाधान होय शांती तेच ब्रह्मज्ञान होय आणि शांती तेच खरोखर पूर्ण ब्रह्म होय असे तू निश्चित समज सद्गुरूची अशी स्थिती ऐकून शिष्याच्या मनात गुरुभक्तीविषयी अधिक प्रेम वाढले म्हणून तो गुरुंच्या शोधाला लागला त्याचे अंतकरण त्याला विसावा घेऊ देईना अष्टव प्रहर गुरु लक्षणाचे चिंतन तो करू लागला त्या सर्व समर्थाला मी पाहीन। हा माजा पाश सुटेल मनाला शांती कधी येईल असा तो सद्गुरुसाठी वेडा होऊन गेला हे आयुष्य बघता बघता संपत आले अजून मला सद्गुरूंची भेट होत नाही मनुष्य देह निघून गेला म्हणजे सारेच बुडेल असे त्याला वाटू लागले गुरुचे नुसते नाव ऐकले तरी सुद्धा मनाच्या पुढे तो धावू लागतो आणि त्या वारतेलाच मिठी मारून बसतो इतकी त्याची आतुरता वाढते सद्गुरू प्रत्यक्ष भेटला नाही तर मनानेच गुरुनाथाची पूजा करतो आणि परमभक्तीने पूजा करताना त्याला एवढे प्रेम उच्चं बळते ते हृदयात मावत नाही सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून तो तीर्थे आणि तपोवने हिंडत असतो नित्यकर्मे करीत असताही मनातून एक क्षणभर सुद्धा गुरुला विसंबत नाही सद्गुरूंची प्राप्ती व्हावी म्हणून तो लहान थोरांची पूजाच करीत सुटतो माझा गुरु मला भेटावा म्हणून तो ब्राह्मणांचा अतिशय सत्कार करतो तो अस्वला सारखा गुरु गुरु आसा सारखा जपच करीत असतो निरंतर गुरु वाचून दुसऱ्या कशाचेही तो चिंतन करीत नाही बसताना जेवताना निचताना मनातून गुरुला विसंबत म्हणून नाही जागृतीत व स्वप्नात सुद्धा त्याला गुरुंचा निधी ध्यास लागून राहिलेला असतो पहा गुरुचे नुसते स्मरण केले तरी सुद्धा त्या स्मरणाने तहान भूक विसरून जाते तो घरादाराच्या सुखालाही विसरून जाऊन सदा सर्वदा परमार्थाचाच सन्मुख असतो अशी जाला आवड असते, ज्याची आस्था चढाओ वाढतच जाते त्याला तत्काल गुरुच्या रूपाने मीच प्रत्यक्ष भेट देतो उत्कंठा जितकी जितकी अधिक तितकी तितकी भेट ही जवळ साधन सामग्रीमध्ये विशेष उत्कंठा हेच एक मुख्य साधन आहे जरी कोट्यवधी मोठमोठी साधने केली तरी आत्मज्ञानाची कवडी सुद्धा हाती लागावयाची नाही पण सद्गुरूंच्या भजनात अर्ध घटका जरी खर्च केली तरी आत्मज्ञानाची रासच्या रास, रास पदरात पडेल सद्गुरूंच्या भजनी लागले की मोक्षही येऊन पायाला लागतो पण गुरुंचा भक्त त्याचाही स्वीकार करीत नाही कारण तो चरण सेवेतच रंगून गेलेला असतो श्री गुरु चरणाची गोडी अशी असते कि ती मोक्ष सुखाच्या राशींचाही विसर पाडते गुरु गुरुभजनाची ज्यांना आवड नसते तेच संसार बंधनात पडतात संसाराचे बंधन तोडावयाला सद्गुरूंचीच सेवा करणे अवश्य आहे सद्गुरूची सेवा तेच माझे भजन आहे कारण गुरुमध्ये व आम्हामध्ये भिन्न भाव याप्रमाणे गुरुभक्तांची श्रद्धा किती निस्तीम असते आणि त्यांना गुरुभजनाची किती गोडी असते ते मी आवडीने कृष्ण म्हणतात उद्धवा आता या सहज प्रसंगाने ओघानुसार शिष्याची लक्षणे मी तुला सांगतो श्लोक सहा कसलाही अभिमान धरू नये कोणाचाही मत्सर करू नये नेहमी सावध असावे माझे माझेपणाचा भाव सोडावा गुरु आणि माझ्याबद्दल निस्सीम प्रेम ठेवावे तत्व समजून घेण्याची जिज्ञासा असणाऱ्याने कोणत्याही प्रकारची घाई करू नये कोणाबद्दलही दोष दृष्टी ठेवू नये निरर्थक आणि असत्य भाषण यांपासून दूर राहावे गळाला लागलेला मासा जसा तळमळतो तसा मान सन्मान पाहिला की सचशिष्य संकटात पडतो बागुलाचे नाव ऐकल्याबरोबर मूल जसे कासावीस होते त्याप्रमाणे सन्मान ऐकला की भयाने प्राणात संकट आले असे त्यास वाटते सोसाट्याच्या वाऱ्याने केळ ज्याप्रमाणे मुळासकट थरथर कापू लागते किंवा लाटांच्या उसळ्यांनी पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब जसे कापू लागते त्याप्रमाणे सन्मान हा दृष्टीने सुद्धा त्याला पाहवत नाही मोठेपणा हे मोठे, मोठे संकट वाटते व ते तो आपल्याकडे येऊ देत नाही प्रीतीने सन्मानाचा स्वीकार केला तर देहाभिमान दृढ होईल म्हणून तो मानाभिमान सोडून हीन दीन होऊनच राहतो आपले नामरूप सारे नाहीसे व्हावे व आपणाकडे कोणी पाहूही नये अशी स्थिती ज्या योग्य होईल तसला उपाय तो करू लागतो लौकिकाला पाहून तो उद्विग्न होतो देह देहाचा त्याला कंटाळा येतो एकांतच त्याला चांगला वाटतो म्हणून द्वैताची तो संगतच धरीत नाही मला कोणी पाहू नये मला कोणी ओळखू नये मला कोणी लाजू नये हीच त्याची मनापासून इच्छा असते चोर पाठीच लागला म्हणजे द्रव्यवान मनुष्य ज्याप्रमाणे मोठ्या संकटाने लपून बसतो त्याप्रमाणे मान डोळ्यांनी पाहिला की देहउपेक्षेच्या पोटात तो लपून राहतो लोकात मी एक कोणीतरी आहे हे कोणाला ठाऊक असू नये अशा प्रकारच्या स्थितीत तो राहत असतो म्हणून त्याला मान पान खपत नाही मी पणा व पणा सोडून द्यावा म्हणून तो मानाकडे पाहत नाही कारण लोकांमध्ये सन्मान घेतला तर अहंता दृढ होऊन राहील असे त्याला वाटते ज्यांच्या पोटात अभिमान बळावलेला असतो तेच नेहमी सन्मानाची अपेक्षा करतात तो अभिमानच जो सोडून द्यायला तयार होतो तो मानापमानाकडे पाहत नाही ज्याने सन्मान घेतलेला असतो त्याला अपमान सहन होत नाही तेव्हा तेथे सहजच देहाभिमान उत्पन्न होतो म्हणून त्याला सन्मानच मुळी आवडत नाही खरोखर पाहिले तर ज्ञाता माणूस सन्मान व्हावा म्हणूनच ज्ञातेपणा तशा संधीत अर्थस्वार्थाच्या लोभाने ममता राहत असते तात्पर्य सन्मानाची इच्छा न करणे हेच शिष्याचे पहिले लक्षण होय आता निर्मत्सरपणा म्हणजे काय त्याचे ही लक्षण सांगतो ते ऐक ज्ञातृत्वाच्या मत्सरामुळे ज्ञात्यांमध्ये गोष्ट काय सांगावी अपार तपश्चर्या खर्ची घालून विश्वामित्र दुसरी सृष्टी उत्पन्न करीत होता कारण मनात ज्ञानाचा अभिमान दुर्वासालाही ज्ञानाचाच अभिमान म्हणून त्याने अंबरीशाला व्यर्थ शाप दिला आणि भिवून त्याच्या भिवून मला त्यांची स्वरूपे घेऊन राहावे लागले उद्धवा साऱ्या अभिमानात ज्ञानाभिमान मोठा कठीण आहे वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ज्ञानाभिमानाने भांडत होते अशा ज्ञानाभिमानाच्या भयानेच मी गवळीपणा घेतला याज्ञिक ब्राह्मणांनी तर मला मूर्ख ठरवले कारण त्यांना कर्माचा व ज्ञानाचा अभिमान होता माझीच जर ही दशा तेथे इतरांचा पाड काय ज्ञानाभिमानाचा बळकटपाश ज्ञात्यांना सहसा सुटतच नाही ज्ञानाभिमानाची जात तरी कसली तो मूर्खाजवळ उभा राहत नाही ज्ञात्या ज्ञात्यातच वैर माजवून मत्सराने वागावयाला लावतो तात्पर्य ज्याला निर्मत्सर होणे असेल त्याने ज्ञानाचा अभिमान टाकून द्यावा नाहीतर तो ज्ञात्यांना मत्सराने वागावयाला लावतो आता मत्सराची सामग्री ऐक देहामध्ये देहाभिमान दृढ करतो तोही ज्ञातेपणाचे बळ धरतो व त्यामध्ये द्रव्याच्या आशेने लोभही घुसून राहतो